वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि सम निर्विघ्न कुरदेव सर्व कार्यू सर्वदा गुरूर ब्रह्म गुरूर विष्णु गुरूरदेव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म श्री गुरुवे नज सुख या कोटी विचार करना आहोत सर्व मानव रंदिव सुखा करता प्रयत्न करीत जगत एक ही मानूसा मिलना नहीं कि ज्या ज्याला दुख हवे है नाथ महाराज संगत मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे न वांचिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता महाभारताचा सिद्धांत आहे दुःखात उद्विजती सर्व सर्वस्य सुखमिप्सती म्हणजे दुःख कोणास नको सुख मात्र सर्वांनाच हवे आहे काहींना कपडे नसेल तरी चालेल काहींना घर जमीन नसेल तरी चालेल बायकोशिवाय काही आयुष्य जागतात काहीना देवसुद्धा नको देव धर्म नांदी पडले सकळ विषयी गोंधळ गाजत असे पण सुख मात्र सर्वांना हवे महाभारतात कोणतीने श्रीकृष्णाकडे संकटे येऊ दे असे सांगितले पण त्यातही सुखाचाच अंतर्भाव आहे कारण संकटात श्रीकृष्ण धावून येणार व त्याचे दर्शन होणार महाभारतात सुभाषित आहे विपदा संतो नहा श्वस तत्र त्र जगद्गुरू भवतो दर्शनम यदन पुनर्भव दर्शनम तुकाराम महाराज म्हणतात पण देवाकडे दारिद्र्य मागतात पण त्यामागे सर्व सुख मूळ हरिमुखातच राहो असे म्हणतात तुका म्हणे करी फकीराचे परी रात्रंदिवस हरी येईल मुखी प्रश्न निर्माण होतो सुख म्हणजे काय माऊली दोन अव्या सुखाची व्याख्या सांगतात माऊली म्हणतात किंब उना सोय जीव आत्मयाचे लाहे जेत जे होये तया नाम सुख सुखते गा किरीटी दाविजेल तुझ दिठी जे आत्मयाची भेटी जीवाशी होये, सुख जरी एक असले तरी सुखाचे विषय अनेक आहेत संसारात प्रत्येकाचा सुखाचा विषय वेगळा आहे मात्र परमार्थात साधूसंतांना देवाशिवाय सुख कशात दिसत नहीं एक पाहू एका शाड़ी तपास करना करता वरिष्ठ तपास होते अर्थात शात शाला न कलता अचानक एका वर्गात अधिकारी घुसले शिक्षक पुस्तक वाचत होते व विद्यार्थ्या गोंधल चालू होता साहब आया सर्व शांत तपास विचार सत् कि पेला विद्याला अधिकारी नाराज झाले दुसऱ्याला विचारले त्यांनी पन्नास सांगितले चौथ्याने शंभर सांगितले आठ विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली अधिकाऱ्यांनी शिक्षकास शेरा दिला व दुसऱ्या वर्गात गेले वर्गात शिक्षक नऊचा पाडा शिकवत होते अधिकाऱ्यांनी पाडा पुसण्यास सांगितले व वो एका मुलास विचारले नऊ त्रिक किती विद्यार्थ्याने उत्तर दिले नऊ त्रिक सत्तावीस दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यात विचारले नवत्रिक सत्तावीस असे सांगितले 60 मुलांनी एकच उत्तर दिले नऊ त्रिक सत्तावीस अधिकारी विनोदाने म्हणाले अठ्ठावीस का नाही एक हुशार विद्यार्थी म्हणाला अठ्ठावीस होईल तुम्हाला धरून मात्र नऊ त्रिक सत्तावीसच निदांत हा की पहिला वर्ग संसारी लोकांचा होता प्रत्येकाची सुखाची वाक्या वेगवेगळी होती दुसरा वर्ग संतांचा होता सुखाची एकच व्याख्या आहे तुकाराम महाराज म्हणतात तर व आगर बाप रक्मादेवीवर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आणि तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने निळोबा राय म्हणतात सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरि सोनार सर्व सुखाची हा तोडलास आगर हो तात्पर्य असे सुख मजे देव व देव म्हणजेच सुख संसारात सुखाचा भास आहे सुख मिळणे शक्य नाही तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहता जावापाडे दुःख पार्वता ऐवडे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे ज्याप्रमाणे तळ्याच्या काठावर आलेल्या असलेल्या झाडावर मोत्याच्या हाराच्या तळ्यात पडलेल्या प्रतिबिंबाकरता हार मिळावा म्हणून उड्या मारण्यासारखी आहे ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात जैसा नक्षत्राची आभासा भासा घातू झाला तया हंसा माझी रत्नबुद्धीची या आशा रिघोनिया संसारात कोणास सुख झाले नाही सुख होत नाही सुख होणार नाही सांसारिक सुखाचे तीन प्रकार गीतीत सांगितलेले आहेत यदत अग्रे विषमीव परिमामे मी अमृतम तत् सुखम सात्विकं प्रप्तमात्मबुद्धीप्रसाद जम ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आता चंदनाचे बुड सर्पी जैसे दुवाड का निधानाचे तोंड विवसिया जीवी। सांसारिक आत्मिक सुख आ म्हणजे अगोदर कठिन व नंतर चांगले त्यास सात्विक सुख म्हणतात माऊलींची एकच ओवी घेतली आहे जसे चंदन करता सर्प बाजू सु करावे लागतात अथवा धनसाठा मिळवण्याकरता भूतांना हटवावे लागते इथेच्या अठराव्या अध्यात म्हटले आहे विषयेंद्रिय संयोगादत्य गे अमृतम मम परिणामी विषमी व तत् सुखम राज राजृतम कारण विषय व इंद्रिय यांच्या संयोगाने जे क्षणिक सुख होते परिणाम वाईट होतो म्हणजे राजस सुख म्हणतात मौली म्हणतात अधिकारी या रिकता होय जैसा उत्साह हो का रिणावरी विवाह हो विस्तारीला ज्याप्रमाणे एखादा मंत्री बोलवावा तो आश्वासन देऊन गेल्यानंतर उत्सवाच्या हिशोबाकरता भांडणे लागावी अथवा अर्थ काढून लग्न करावे व नंतर दहा वर्षे फेडावे म्हणजे राजस सुख होय या सुखात फक्त सुखाचा भास होतो असे सर्व दुःखच मौली म्हणतात आणि अपयाचे नि पाने अखाद्याचे नि भोजने स्वैरश्री सन्निधाने होय जे सुख म्हणजे जे दारू पिण्यात नको ते खाण्यात वेशागमनात सुख वाटते त्यास तामस सुख मानतात मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंतही सुखी आहेत ये याच्यात पाडले तर आणखी तीन प्रकार पडू शकतात पण यात पूर्ण सुख नाही ब्रह्मदेवास पण दुःख आहे असे तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मादिका पदे दुःखाची शिराणी तेथे ते चित्तझणी जडोदेशी सुखाचे परत तीन प्रकार आहेत उत्तरोत्तर श्रेष्ठ पहिला हे विषय सुख हे नेहमी घटत जाते लग्नाच्या पहिल्या वर्षी जे नवरा बायकोत आकर्षण असते ते चार वर्षात वर्षाने रहत नहीं दा पंद्रह वर्षा ने एकमेक बोलन बोलता लग्न के लिए नस्ते तर बरे हालीतर अ पशी बायको नव्याचे ईकते दुसर वर्षी नवरा बायोचे ईकतो व तीसर वर्षी शेजारी दोगांच भांडने ईकत या सांसारिक सुख मनत दुसरा है ब्रह्म सुख ती घटत नहीं वाड़ता नहीं तीसरा है प्रेमसुख हे उत्तर उत्तर सतत वाढतच असते यास भक्ती सुख पण म्हणतात नारद यास प्रतीक्षण वर्धमान असे म्हणतात तुकोराबा तुकोबारायांच्या शब्दात अंगी प्रेमाचे भरते निणी उतार चढते गा परमार्थिक सुखाचे तीन प्रकार आहेत जेव्हा श्रीकृष्ण गोकुळात प्रकट झाले तेव्हा तीन प्रकारचे गोकुळवासियांना सुख झाले याला अंत व पार नाही तुकाबाराय म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा पुढे म्हणतात गोकुळी आनंद प्रगटिले सुख निर्भर हे लोक घरोघरी घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्यदारिद्र्यास त्रास आला आला नारायण तयाच्या अंतरा दया क्षमा न राहणारे लोका लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली वाचून जपतपे एक अधिभौतिक सुख जे देव घरात येणे अधिदैविक सुख म्हणजे देव अंतरात येने आध्यात्मिक सुख म्हणजे देव अनुभवास येने असे हे सुखाचे नऊ प्रकार आहेत गरज व प्राप्त याचे चार प्रकार आहेत काही गोष्टींची गरज नाही व प्राप्त नाही भांडणाची मारामारीची गरज नाही प्राप्त नाही विषयाची गरज नाही व प्राप्तही ना नाही गरज आहे व प्राप्त आहे म्हणजे अन्न वस्त्र निवारा यांची गरज आहे सर्वसाधारण सर्वांना प्राप्त आहे गरज नाही पण प्राप्त आहे रोग दारिद्र्य याची गरज नाही पण सर्वांना प्राप्त होते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात रोग काय रोग या दारिद्र्य दारिद्र्य या भोग विजय बळी अदृष्ट जय गरज आहे पण प्राप्त नाही सर्वांना कायमच्या सुखाची गरज आहे पण सुख कायम प्राप्त होत नाही आणि तेही संत महात्मे सोडूनच सुखाचा व्यवहार चार प्रकार आहेत एक व्यवहार दुःखाचा फळहीच दुःख संसार दुःखाचा अर्थात फळही दुःखच राहणार या माऊली म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रिविन दुःखरोप संसार सुख कसे मिळणार व्यवहारात दुखाचा मात्र फळ सुख आहे आईस गरोदरपण बाळंतपण सर्व दुःखाच्या बाबी पण लेकराचे मुख पाहिल्यानंतर सर्व दुःख विसरून सुख होते शंभर यज्ञ करणे दुखाची गोष्ट पण काळ काळाकरिता इंद्रप्रद प्राप्त होते व्यवहार सुखाचा पण फळ दुःख बघा आपण परमार्थ करतो पण सदाचारी नसल्यामुळे फळ दुःखच मिळते तुकाराम महाराज म्हणतात भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना व्यवहार तो खोटा आता नव जो वाटा एक ना, नामी नाही ताळा केली सहस्रांची माळा तुकाराम महाराज म्हणतात कबीरजी म्हणतात माला बनाई मोती की बीच में डाला सुत माला बेचारी क्या करे जपनेवाला कपूत पुढे म्हणतात टोपी बनाई खादी की पहने, ने, पहने वाला हजार टोपी बेचरी क्या करे पेट में काला बाजार अर्थात परमार्थ करून अधिक प्राप्त होते व्यवहार सुखाचा ही सुखच संतांनी परमार्थाचा व्यवहार केला सदाचारी शास्त्रयुक्त आचार करून परम अर्थात परमात्म्याची प्राप्ती करून घेतली कार महाराज मनत सुखा व्यवहारे सुखलाभ जा आनंद कोदलागे पुढ़े हाप्रमा अपन सुख या कोटी विचार केला के भगत अपन तर्व सुख या का विचार करना आहोत सदगुरुनाथ महाराज की जय